ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय सोळावा भुवन कोशाचे वर्णन परीक्षित म्हणाला जेथंपर्यंत सूर्याचा प्रकाश आहे आणि जेथपर्यंत प्रारांगणासह चंद्र दिसतो तेथपर्यंतच्या भूमंडलाचा विस्तार आपण सांगितला मुनिवर्य त्यातही आपण असेही सांगितले की महाराज प्रियव्रतांच्या रथाच्या चाकांच्या सात खड्ड्यांपासून सात समुद्र तयार झाले होते ज्यांच्यामुळे सात द्वीपांमध्ये हे भूमंडल विभागले गेले आता मी या सर्वांचे परिमाण आणि इतर लक्षणांचं विवरण जाणून घेऊ इच्छितो कारण जे मन भगवंताच्या या गुणमय स्वरूपात तल्लीन होते तेच त्यांच्या वासुदेव संज्ञा असलेल्या स्वयंप्रकाश निर्गुण ब्रम्हरूप सूक्ष्मतम स्वरूपामध्ये सुद्धा तल्लीन होणे शक्य आहे म्हणून गुरुवर्य याविषयी सविस्तर वर्णन करण्याची कृपा करावी शुक्राचार्य म्हणाला महाराज भगवंताच्या मायेच्या गुणाचा इतका विस्तार आहे की एखाद्या पुरुषाला देवतान्च इतके आयुष्य मिलाले तरी तो मन कि वनिनी यहाँ का अंत लगना नहीं लक्षणा द्वारा मुख्य मुख्य गोष्टी घेन भूम्डला वैशिष्ट के वर्णन करूँ भूमंडलरूप कमला कोशा ठिका हे जी सात द्वीपी हैंपैकी सगत आखिर जो कोश केम्बूद्वीप और विस्तार एक लक्ष्य योजना है और कमलपत्रप्रमा गोलाकार हजार योजने विस्तार नव वर्ष हैं अन ती सीमां विभाग करना आठ पर्वतानी वाटली गई है ज्यादा मधोमध मद इलाव्रत नवाचे दहावे वर्ष है ज्यादा मध्यभागी कुल पर्वतान राजा मेरू पर्वत है भूमंडलरूप कमला तो जनू मधला गड्डा है हा सर्व बाजू संपूर्ण सुवर्णमय है और यक्ष योजना है शिखरावर यतार बत्तीस हजार आ तला सोड़ा हजार योजना है हा सो हजार योजने भूमि आत घुसला इलाव्रत वर्षाच्या उत्तरेला अनुक्रमे नील श्वेत आणि श्रंगवान नावाचे तीन पर्वत आहेत जे रम्यत हिरणमय आणि कुरू नावाच्या वर्षांच्या सीमा दाखवतात हे पूर्वेकडून पश्चिमेकडे खाऱ्या पाण्याच्या समुद्रापर्यंत पसरलेले आहेत त्यापैकी प्रत्येकाची रोंदी दोन हजार योजने आहेत तसेच लांबी पुढच्यापेक्षा अलीकडच्या या एक दशांशापेक्षा थोडा अधिक कमी आहे त्याचप्रमाणे इलाव्रताच्या दक्षिणेकडे एकापाठोपाठ एक निषद हेमकूट आणि हिमालयी नावाचे तीन पर्वत आहेत नील इत्यादि पर्वतान प्रमा हाँ पूर्व पश्चिम पसरले आंकी उंशी दहा दहा हजार योजना है यानी चनुक्रमे हरिवर्ष किमपुरुष भारतवर्षा सीमां विभाग के लिए इलाव्रता पूर्वेक आश्चिमेक उत्तरेला नील पर्वत आ दक्षिणेला निषेध पर्वतापर्यंत पसरले गंधवाजन माल्यवान नवाचे दोन पर्वत हैं युंदी दौन दोन हजार योजना है और बद्रासो तसेज केतुमाल नवाचार दोन वर्षांीमा निश्चित करता यांच्या खेरीज मंदर मेरूमंदर सुपार्श्व आणि कुमुद हे चार पर्वत दहा दहा हजार योजने उंची असलेली आणि तितकेच रुंद मेरू पर्वताच्या आधाराच्या खांबासारखे तयार झालेले आहेत या चार पर्वतांच्यावर त्यांच्या वरील निशानांप्रमाणे अनुक्रमे आंबा जांभूळ कदंबानी वड अशी चार झाडे आहेत त्यापैकी प्रत्येक अकराशे योजने उंच असून त्यांच्या शाखांचा विस्तारही प्रत्येक शंभर योजने आहेत भरत या पर्वतांवर अनुक्रमे दूध मध उसाचा रस आणि गोड पाण्याने भरलेले चार ढो आहेत हे सेवन करणाऱ्या यक्ष किन्दरादी उपदेवांना स्वभावताच योगशिद्धी प्राप्त आहेत यांच्यावर अनुक्रमे नंदन चैत्ररथ वैभ्राजक आणि सर्वतोभद्र नावाची चार दिव्य उपवने सुद्धा आहेत यामध्ये मुख्य मुख्य देवगण अनेक अपसरांचे नायक बनून त्यांच्यासह विहार करतात त्यावेळी गंधर्ववादी उपदेवगण त्यांच्या महिम्याचे वर्णन करतात मंत्राचल्यावर देवांचा जो अकराश योजने उंचीचा आमरववृक्ष आहे त्यापासून पर्वत शिखरांप्रमाणे मोठमोठी आणि अमृतासारखी स्वादिष्ट फळे पडतात ती जेव्हा फुटतात तेव्हा त्यातून अतिशय सुगंधित आणि मधुर लाल लाल रस वाहू लागतो तोच अरुणोदा नावाच्या नदीतून वाहत जातो ही नदी मंद्राचलाच्या शिखरावरून उगम पाहून आपल्या पाण्याने इलाव्रत वर्षाचा पूर्वेकडील भाग भिजवते श्री पार्वतीच्या दाशी असणाऱ्या यक्षपत्न्या या पाण्याचं स्नान करतात त्यामुळे त्यांच्या अंगातून असा सुगंध येतो की त्याला स्पर्श करून वाहणारा वायू त्याच्या चारी बाजूंचा दहा दहा योजनेपर्यंत सर्व प्रदेश सुगंधित करतो याप्रमाणे जांभूळ वृक्षापासून हत्तीच्या आकाराची बहुतेक बिनबियांची मोठमोठी फळे गळून पडतात खूप उंचावरून पडल्याने ते फुटून जातात त्यांच्या रसापासून जम्बू नावाची नदी उत्पन्न होऊन मेरू मंदर पर्वताच्या दहा योजने उंच शिखरावरून खाली येऊन इलाव रसाचा दक्षिण भूभाग भिजवते त्या नदीच्या दोन्ही किनाऱ्यावरील माती त्या रसाने भिजून नंतर जेव्हा वारा आणि सूर्याच्या संयोगाने ती वाळून थी। जाते तेव्हा तिथेच देवलोकाला विभूषित करणारी जांबूनद नावाची सोने देव गंधर्व इत्यादी आपल्या तरुण स्त्रियांसह मुकुट कंकन कडदोरा इत्यादी दागिनीच्या रूपाने हे धारण करतात सुपार्श्व पर्वतावर जो विशाल कदंब वृक्ष आहे त्याच्या पाच ढोलीमधून मधाच्या पाच धारा वाहतात त्यांची रुंदी पाच वावा एवढी आहे त्या या सुपार्श्वाच्या शिखरावरून वाहत येऊन इला पश्चिम भागाला आपल्या सुगंधाने सुभाषित करतात जे लोक हे मधुपान करतात त्यांच्या मुखातून निघालेला वायू आपल्या चारी दिशांना शंभर शंभर योजनांपर्यंत याचा सुगंध पसरवतो तसेच कुमुद पर्वतावर जो शतवंश नावाचा वटवृक्ष आहे त्याच्या प्रारंभ्यापासून खालच्या बाजूला वाहणारे अनेक नद निघतात ते सर्वच्या सर्व इच्छेनुसार भोग देणारे आहेत त्यापासून दूध दही मध तूप गुळ अन्न वस्त्र शय्या आसन अलंकार इत्यादी सर्व पदार्थ मिळू शकतात हे सर्व कुमुदाच्या शिखरावरून वाहत येऊन इला व्रता भाग भिजवतात त्यांनी दिलेल्या पदार्थांचा उपभोग घेतल्याने तेथील प्रजेच्या त्वचेला सुरकुत्या पडणे केस पिकणे थकवा येणे शरीरातून घाम येणे तसेच दुर्गंध येणे वृद्धापकाळ रोग मृत्यू सर्दी उष्णतेचा त्रास शरीर कांतीही होणे अवयव मोडणे इत्यादी कष्ट कधीही होत नाहीत आणि त्यांना जीवनभर पुरेपूर सुख प्राप्त होते कमलपुष्पाच्या चा, गड्ड्याच्या चारी बाजूंना जसे केसर असतात त्याचप्रमाणे मेरूच्या मुळाशी त्याच्या चारी बाजूंना कुरंग कुरर कुसुंभ वैकंक त्रिकूट शिशिर पतंग रुचक निषद शिनिवास कपिल शंख वैदुर्य जारुधी हंस ऋषभ नाग कालंजर नारद इत्यादी वीस पर्वत आहेत याशिवाय मेरू पर्वताच्या पूर्वेकडे जेठर आणि देवकुठ नावाचे दोन पर्वत आहेत जी 18 अठरा हजार योजने लांबा आणि दोन दोन हजार योजने रुंद आणि उंच आहेत याचप्रमाणे पश्चिमेकडे पवन पारियात्र दक्षिणेकडे असलेले कैलासानी करवीर पूर्वेकडे पसरलेले आहेत तसेच उत्तरेकडे त्रिश्रंग आणि मकर नावाचे पर्वत आहेत या आठ पर्वतांनी चारही बाजूने वेढलेला सुवर्णगिरी मेरू अग्निप्रमाणे झगमगत असतो असे सांगतात की मेरू पर्वताच्या मधोमध चौरस आकाराची आणि एक कोटी योजने विस्तार असलेली भगवान ब्रह्मदेवाची सुवर्णमयी नगरी आहे तिच्या खालच्या बाजूला पूर्वाधी आठ दिशा आणि उपदिशांमध्ये त्यांची अधिपती इंद्र इत्यादी आठ लोकपालांची आठ नगरी आहेत ती आपापल्या स्वामीप्रमाणेच त्याच्या दिशाने आहेत तसेच विस्ताराने ब्रह्मदेवाच्या नगरीचा एक चतुर्थांश आहेत या ठिकाणी सोळावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण